्या करायला सुरुवात केली त्या दीर्घतपाच्या योगाने ग्रीष्म ऋतूतील प्रखर तापामुळे त्याची सर्वांगी शुष्क झाली अशा अरण्यातील दोन वृक्षाप्रमाणे त्यांची स्थिती झाली ज्याप्रमाणे कळपातून बाहेर पडलेले हरिण वाटेल तिकडे भटकू लागते त्याप्रमाणे मातृपितृ वियोगामुळे उदासीन आणि संसारा बंधनाने विरक्त बनलेल्या त्या तपस्व्यानी त्या अरण्यात पुष्कळ काळ कंठला अशा रीतीने कित्येक दिवस महिने वर्षे लोटली आणि एखाद्या खळग्यात वाढणाऱ्या वृक्षाप्रमाणे त्या अरण्यात राहत असता त्यांच्यावर जरेची छाया दिसू लागली परंतु इतक्या दीर्घकाल केलेल्या तपश्चरेमुळे त्यांना विमल ज्ञानाची प्राप्ती झाली नाही पुढे एका प्रसंगे, ते दोघे जण एकत्र विलास म्हणाला भाषा या जगातील माझ्या जीवितरूपी वृक्षाचे तू श्रेष्ठ फल असून तुझे हृदय हे अमृत समुद्राचे निवासस्थान आहे यासाठी मी तुझे अंतकरणपूर्वक स्वागत करतो तुझा माझा वियोग झाल्याला आज कितीतरी दिवस होऊन गेले हे दिवस तू कोठे घालवलेस हे साधो, तुझे तपश्चर्या फलद्रुप झाली शोक आणि एवढ्या अवधीत आत्मज्ञानाची प्राप्ती झाली आहे ना तुझी विद्या सफल झाली आहे ना तुझे, तुझे, तुझे कुशल आहे ना श्री वशिष्ठ म्हणाले रामा याप्रमाणे संसाराविषयी अत्यंत उद्वेग्न झालेल्या परंतु आत्मज्ञानाची प्राप्ती न झालेल्या मित्राचे ते प्रश्नयुक्त भाषण ऐकून त्याचा मित्र भास अत्यंत आदराने बोलू लागला भास म्हणाला हर्ष झालाय आता तू माझे कुशल विचारलेस पण संसारामध्ये निमग्न झालेला जे मी आम्ही त्यांचे कसले आले आहे कुशल जेतपर्यंत मला नेहवस्तूची प्राप्ती झाली नाही आणि चित्तातील कामसंकल्पाधिकांचा अजिबात क्षय होऊन मी संसारसागर तरुण गेलो नाही तोपर्यंत माझे कुशल कसे असणार कात्रीने लता छाटाव्यात त्याप्रमाणे चित्तात उदित होणार समूळ उच्छे तोपर्यंत आत्म्याची ओळख पटली नाही जोवर चित्तामध्ये ब्रम्हज्ञानजन्य समतेचा उदय झाला नाही आणि महावाक्यांचा पूर्ण बोध झाला नाही तोवर आमचे कुशल असणे शक्यतरी आहे का साधो, अज्ञान रुपी रोगावरील रामबाण औषध असे ते आत्मज्ञान त्याची जोपर्यंत प्राप्ती झाली नाही ते पर्यंत ही संस्कृती रुपी दुःखजनक महामारी पुन्हा पुन्हा उदय पावल्याशिवाय जोपर्यंत आत्मलाभ झालेला नाही तोपर्यंत संसार रूपी कुवृक्ष पुन्हा पुन्हा वाढीला लागून त्यावर बाल्यरूपी अंकुर नव यौवन रूपी पल्लव आणि जरारूपी पुष्प उत्पन्न झाल्याशिवाय कधी राहणार नाही तसेच या शरीर रूपी जुनाट वृक्षा ज्यादा बांधव रूपी भ्रमरान आक्रोशरूपी गुंजारो चाल ज्यादा वार्धक्य रूपी पुष्प विकसित है मरणरूपी मंजरी पुनः पुनः उत्पन्नशि रहने शक्य नहीं पुढे मरणोत्तर जीवाला वृक्ष पाषाणा किंवा पशुपक्षा जन्म घ्यावा लागला शीतोष्णा मशकादी किटक यांच्यापासून त्रास भोगावा लागतो बरे पुण्यकर्मानुसार स्वर्गादी लोकांची प्राप्ती झाली तर असू यादी विकाराने युक्त असे तेच भोग पुन्हा पुन्हा भोगून कंटाळ पुढे सुदैवाने मनुष्यजन्म प्राप्त झाला तरी देहरूपी पर्वताच्या तृष्णारूपी काट्याने आणि विषय असलेल्या भयंकरचा दुर्धर प्रसंग वारंवार ओढवतो सारांश अशा रीतीने दुष्ट आशांच्या कचाट्यात सापडून तुच्छ कर्मांची मिथ्या फले भोगण्यात घडून गेलेल्या प्राण्यांच्या आयुष्याचा व्यर्थ नाश मात्र होत असतो हत्ती, हत्ती मागे, संचार करू अशा देहरूप वृक्षावरील हृदय रूपी घरट्यामध्ये राहणारे मिष्टान्न सेवनाला चटावलेले अभिलाषरूपी वृद्ध गिधाड एकसारखे वृद्धिंगत होत जाते श्रम द्रौपल्य रोग वगैरह योगा शरीर ग्रे शिथिल हो जाह पिकले पान प्रमाण शुष्क पांडुरकी दूते मातरपणी पुत्र सेवक इत्यादी अपमानरूपी धूलमू शरीर काले ठिक्कर पड़ते शरीरवर तेज अस्तंगत होते दवा थे पड़न एखादे कमल निस्तेज वावे मनुष्या की मुखक्रांति मलिन होते शरीर राजहंस क्षणात कोठे पळून जातो त्याचा उरगडाही होत नाही जीवितरूपी जर्जर वृक्ष काल रूपी प्रचंड वायूने हलवला गेल्यामुळे त्यावरील दिवसरूपी पाने आणि भोगरूपी फळे खाली पडून जातात बरे मनुष्य भोगापासून निवृत्त होण्याचा प्रयत्न करू लागला तरी त्याचे मन भोगाशे रूपी सर्प आणि त्यापासून उत्पन्न होणारी दुःखे हेच कोणी बेडूक यांनी युक्त असलेल्या मोहरूपे अंधकूपाच्या चिखरामध्ये बुडून जाते कृष्णा ही जरी अत्यंत चंचल आणि नाजूक आहे तरी ती एखाद्या मंदिराच्या उच्च शिखरावर फडकणाऱ्या पताकेप्रमाणे निरनिळ्या निषयावर आरू होते सर्व काल हेच ज्याचे बीळ आहे अशा तरेचा तऱ्हेचा रूपी उंदीर या संपी विशारूपी तंतू कुरदून टाकतो जिच्यामध्ये कल्ल उसळत आहेत आणि परतलेल्या तरवारीप्रमाणे जिच्यामध्ये क्रोध द्वेषाधिकांचा फेस उडत आहे अशी जीवतरूपी भयंकर नदी लोभ तृष्णादिकांचे मोठमोठे भोवरे उत्पन्न करत अखंड वाहत असते या जगातील बांधव जनता नद्या कालरुपी सागरात जाऊन विलीन होतात बाबा रे ही देहरूपी परमपुरुषार्थ प्राप्त करून देणारी रत्नशाळा का नाशरूपी चिखलाच्या समुद्रामध्ये जन्मोजन्मे कोठच्या कोठे बुडून जाते याचा मागमूसही लागत नाही ज्याप्रमाणे समुद्रातील भोऱ्यामध्ये पडलेले गवत गिरक्या खात असते त्याचप्रमाणे कुकर्मा कुकर्मामध्ये रममाण झालेले चित्त चिंतरूपी चक्रामध्ये गुरफटलेले जाऊन एकसारखे भ्रमण करत राहते कार्यकावे खाणारे चित्त चिंतेमुळे जर्जर होते आणि त्याला एक क्षणाचीही विश्रांती मिळत नाही मी काल हे केले आज हे करतो आणि उद्या हे करीन अशा आशयाच्या कल्पनाजालात गुरफटून गेलेली बुद्धिरूपी पक्षीण मोह पावते हा माझा शत्रू आणि हा माझा मित्र इत्यादी द्वंद्व युद्ध युद्धरूपी महाबला हस्ते माझी मर्मस्थाने क्षुद्र नील कमला प्रमाणे उपटून टाकतो चिंता रुपी नदीच्या लाटांच्या कल्लोळामध्ये वास करणारा मनोरुपी चंचल मासा क्षणात वृद्धी पाळतो सरांश अशा रीतीने देहात्म बुद्धीमुळे उत्पन्न झालेल्या दुःखाच्या विचारात चूर होऊन गेलेली ही जनता पराकष्ठेची दिन झाली आहे आणि पडलेली आणि जगदरूपी उदयगिरीवरील परि जर्जर झालेली उपशम प्रकरणे श्री वासिष्ठ म्हणाले राखवा अशा तऱ्हेने संसाराच्या असे संबंधाने त्या दोघांनी पुष्कळ चर्चा केली पुढे कालांतराने त्यांना विमल ज्ञानाची प्राप्ती होऊन अखेर झाले यासाठी म्हणूनच म्हणतो की हे महाभाऊ संसार अडकून राहिलेल्या चित्ताला संसारातून तरुण जाण्याला ज्ञाना दुसरी गती नाही या संसारातील दुःखे जरी आणतायत तरी विवेकी मनुष्याला त्यांचा लिलया उच्छेद करता येतो सागराचे उल्लंघन करण्याचे काम एखाद्या सामान्य पक्षाला अशक्य असले तरी गरुडाला त्याची मुळीच पर्वा वाटत नाही जे महात्मेसूक्ष दुरुण पाहणाऱ्या एखाद्या दे, प्रेक्षकाप्रमाणे देहाचे साक्षीत्व करतात अर्थात देह हा असह्य दुःखाने जर्जर झाला तरी तेवढ्याने आमचे काय बिघडले रथाचे जोखड मोडले किंवा रथही पूर्णपणे भंग पावला तरी या यामुळे सारच्याचे काय बिनसले, नसले मन शुद्ध झाले तरी त्यामुळे चिदात्म्यामध्ये काय फरक होणार समुद्रामध्ये लाटांचे किती पाणी आले तरी त्यामुळे समुद्राच्या स्वरूपात फरक तो काय पडणार जलाचे अहंस कोण पाण्याचे पाषाण कोण पाषाण आणि काष्ट यांचा संबंधच काय अर्थात काही सुद्धा नाही असेच म्हणावे लागते त्याचप्रमाणे भोग आणि परमात्मा स्वरूप यांचा अर्थाअर्थी काही संबंध नाही समुद्र हा जरी पर्वताने वेढलेला असतो तरी समुद्र आणि पर्वत यांचा काही संबंध नसतो त्याचप्रमाणे चित्तत्व परमात्मा आणि संसार यांचा येतकिंचितही संबंध नसतो नदीचे पाणी जरी कमलाना आपल्या मांडीवर घेऊन खेळवते तरी त्या पाण्याचा आणि कमलांचा वस्तूत काही संबंध नसतो तद्वत आत्मा जरी अनेक शरीराना धारण करतो तरी त्याचा आणि शरीराचा तत्वत मुळीच संबंध नसतो ज्याप्रमाणे लाकडावर पाण्याचे एकसारखे आघात होऊ लागले म्हणजे पाण्याचे तुषार आकाशात उंच उडू लागतात त्याप्रमाणे आत्मा आणि देह हो, यांचा अन्योन्य तादा, तादात्म्याध्यास झाला म्हणजे सुखदुःखादी चित्तवृत्ती उदित होत असते पानी और लकूड हबंध यद्वत आत्म्या शरीर की प्रतिबिंबे भरसा किटा पड़ेगी प्रतिबिंबे वस्तुता सत्य न सत्य भाजपा आत्म्या नाविध शरीरें भाषण होता परन्तु काष्ठ जल कि पाषाण हि फुटली तरी को ही दुख मन हो तसेच पंचमहाभूतांच्या संयोग वियोगामुळे आत्म्याला विकार होत नाहीत पाण्यावर काष्ट आपडताच कंप ध्वनी वगैरे उत्पन्न होतात त्याप्रमाणेच आत्म्याच्या सन्निधी मात्राने देहापासून विकारांची उत्पत्ती होते परंतु हे विकार सुद्धा शुद्ध चैतन्याला किंवा जड देहाला नाही तर अज्ञानालाच आहेत आणि हे अज्ञान ज्यांच्या ठिकाणी नष्ट झालेले आहे अशा आम्हाला हे विकार नसून सर्वत्र चितच अनुभवायला येते ज्याप्रमाणे काष्ट आणि जल यांच्या संयोगापासून कोणालाही सुखदुःखाचे अनुभव येत नाहीत त्याप्रमाणे देह आणि देही यांच्या संघामुळे कोणालाही सुखदुःख होत नाहीत ज्याप्रमाणे हा संसार अज्ञ मनुष्याला दिसतो आणि त्याला सत्य वाटतो त्याप्रमाणे तो ज्ञानी त्या मनुष्याला कालत्रही दिसत नाही आणि सत्यही भासत नाही पाषाणि यांचा संबंध झाला तरी त्यामुळे त्यांच्यामध्ये कधी आसक्ती उत्पन्न होत नाही तद्वत प्रारब्धानुसार सुखदुःखाचे भोग होऊ नये ज्ञानाची मनोवृत्ती नेहमी अनासक्त असते जल आणि काष्ठे यांच्यामध्ये आसक्ती उत्पन्न न होता जसा त्यांचा संबंध होतो तसाच ज्ञानाच्या ठिकाणी देह आणि देही यांचा आसक्तीरहित संबंध असतो काष्ठ आणि जल यांचे तादात्म्य न होता जो संबंध असतो तोच देह आणि देही यांचा संबंध असतो काष्टाचे जलातील प्रतिबिंब आणि जल यांचा वस्तुधा संबंध नसतो त्याचप्रमाणे आत्म्याचे प्रतिबिंब आणि देह यांचाही अर्थाअर्थी संबंध नाही सारांश सर्वत्र शुद्ध विषय विवर्जित आणि द्वैत अशी एकच संवित आहे त्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही संवित नाही ही संवित रूप बनते। स्वप्नती स्त्री वस्तुता मिथ्याव तिचा सुरत प्रसंग सत्य भाषा किठिका पाषण हा वेता भाव्रमा देह दे यांचा तत्वता काही संबंध नसता नाही तो असल्याचे भासते जल आणि काष्ट यांचा संबंध मिठ्या असूनही सत्य भासतो त्याप्रमाणेच शरीर आणि परमात्मा यांचा मुळीच संबंध नसताही तो सत्य भासतो ज्याप्रमाणे अंतसंगाच्या अभावी पाण्यावर लाकडाचा आघात झाला तरी त्यापासून पाण्याला पीडा होत नाही त्याप्रमाणे तत्वत असल्यामुळे आत्म्याला देहदुःखापासून भावनेमुळेच आत्मा देहदुःखाच्या अधीन होतो अर्थात देहभावनेच्या त्यागामुळेच तो देहदुःखातून मुक्त होतो असा ज्ञात्यांचा सिद्धांत आहे ज्याप्रमाणे एखाद्या डबक्यातील पाणी धाडांची पाने पाण्यातील मळ काष्टे एकमेकांना चिकटलेली असली तरी अंतसंग रित असल्यामुळे ती दुःखी होत नाहीत त्याचप्रमाणे देह इंद्रिय मन इत्यादी परस्पराशी संलग्न असली तरी आसक्ती रहित असल्यामुळे ती कधीही दुःखी कष्टी होत नाहीत रामा संसारामध्ये प्राण्यांच्या ठिकाणी जी आसक्ती असते तेच जरा मरण मोह इत्यादी वृक्षांच्या वाढीचे बीज होय अर्थात अंतस्संघयुक्त प्राणी संसारसागरात बुडून जातो परंतु अंतःसंघरहित प्राणी संसारसागराचे उल्लंघन करतो जे चित्त आसक्तीयुक्त असते त्याच्या शाखा एकसारख्या वाढत जातात परंतु जे चित्त अनासक्त असते ते क्षीण झालेले आहे असे ज्ञाते पुरुष म्हणतात जे मन विषयासक्त म्हणूनच अशुद्ध असते ते मन भग्न झालेल्या स्फटिकाप्रमाणे अपूज्य असते हे लक्षात ठेव परंतु माझे मन अनाशक्त असल्यामुळे ते तडा न गेलेल्या स्फटिकाप्रमाणे आहे निर्मल आणि अनाशक्त असलेले चित्त संसार करत असले तरी मुक्तच असते परंतु जे चित्त याच्या उलट असते ते दीर्घ तपाने युक्त असले तरी संसारात बद्धच आहे असे म्हणायला मुळीच हरकत नाही अनाशक्त मन बद्ध होय आणि अंतस्संग वर्जित मन मुक्त होय कारण अंतःसंग क्षाना कारणीभूत होतो ज्याप्रमाणे एखादी काष्टे वाहून नेणारी पाण्यातील नौका स्वतः लाकडाची असली तरी आतील काष्ठे फोडली जाणे जाळली जाणे तसेच ज्या पाण्यातून ती जात असते त्यांचे हल्णे त्यातील पाण्याची निर्मलता किंवा अशुद्धता वगैरे गुणदोषाने ते बद्ध होत नाही तद्वत ज्ञानी हा मनाने अनासक्त असल्यामुळे देह प्रारब्धानुसार क्रिया करत असला तरी तो कर्तृत्व भावनेने लिप्त होत नाही परंतु अज्ञानी मनुष्याची स्थिती याच्या अगदी उलट असते सुखदुःखाने युक्त असलेल्या स्वप्नामध्ये ज्याप्रमाणे व्याघ्राधिकांचे भय उत्पन्न होऊन आपण पळत आहोत आणि भीतीने व्याकुळ झाला आहोत असा मनुष्याला भास होतो त्याप्रमाणे चित्त विषयासक्त असल्यामुळे प्राणी वस्तुत काही करत नसताही मी कर्म करता आहे मन क्षुब होऊन मनुष्याला सुखदुःख दशा प्राप्त होतात तद्वत मनुष्याचा देह जरी चेष्टा शून्य असला तरी जर त्याच्या चित्तामध्ये कर्तृत्व भावना असेल तर तो कर्म ठरतो अर्थात त्याला कर्तृत्व भावनाजन्य भोक्तृत्व भोगावे लागणे अपरिहार्य आहे मनुष्याच्या मनामध्ये अकर्तृत्व भावना असेल तर ते त्याच्या आचरणात व्यक्त झाल्याशिवाय कधीही राहणार नाही कारण ज्याचे चित्त शून्य म्हणजे कर्तृत्व भावना रहित झालेले आहे असा मनुष्य जरी क्रिया करत असला तरी त्या क्रियांचा अभिमान तो धारण करत नाही जे चित्ताने केले तेच मनुष्याने केले असे म्हणतात जे चित्ताने केले नाही ते कर्म त्याने केले, केले दे असे म्हणता येत नाही जर चित्तामध्ये कर्तृत्व शक्ती नसती तर देहाने कर्म केले असे म्हणता आले असते परंतु चित्तामध्ये कर्तृत्व शक्ती असल्यामुळे क्रियेचे कर्तृत्व देहाकडे येऊ शकत नाही मन असशक्त असून क्रिया होत असेल तर ते मन अकर्ते आहे असे ज्ञाते पुरुष समजतात आणि अनासक्त मनाकडे कर्मफलाचे भोक्तृत्व येऊ शकत नाही ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याचे मन दूर करण्यात त्याचप्रमाणे ज्याचे मन असंस आहे अशा पुरुषाला ब्रम्हत्येचे घोर पातक किंवा अश्वमेधाचे असामान्य पुण्यप लागत नाही ज्याचे मन संसक्ती रहित असून सदा सर्वदा आत्मानुभवाच्या दिव्य आनंदात तल्लीन झालेले असते असा मनुष्य बाह्यता क्रिया करत असो वा नसो तो केव्हाही क्रियांचा करता आणि कर्मफलांचा भोगता असत नाही जे मन संसक्ती रहित असते तेच अकर्ते मुक्त शांत योगयुक्त आणि अलिप्त आहे असे म्हणायला हरकत नाही आत्म्या बाह्यता संलग्न पंचकोषादी सर्व पदार्थ निराश कराएल तो सर्वत्या दुखान प्रसवना भयंकर अंत शक्ति काग हाच एकमे उपाय है निश्चित सारंश स्फोटिक म्हणाप्रमाणे स्वच्छ असलेले पाणी उत्तम धार दिलेल्या खडगा प्रमाणे नील यमुनाच्या पावते इथे श्री वासिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्ग सदुसष्ट सर्ग अडुसष्ट श्री रामाने विचारले भगवन संघा स्वरूप काय, का मनुष्या कसा कारणीभूत होते जी स्थिति कारण होते स्वरूप तरीका को अवलंब के साध्य होते माला संगा श्री वशिष्ठ होना राघवन देह और देता स्वभाव परस्पर विरोध है अर्थात देह हा जड़ दे चैतन्य रूप है परंतु त्यातील चैतन्य भागाचे पर्यालोचन न केल्यामुळे अन्योन्य तादात्म्यामुळे देहाच्या ठिकाणी आत्मत्वाची जी भावना उत्पन्न होते त्या स्थितीला संघ असे म्हणतात आणि हा संघच बंधाला कारणीभूत होतो असे ज्ञात्यांचे म्हणणे आहे अनंत अशा आत्मतवाचा अपरिछिन्न सुस्वभाव विसरून त्याच्या परिच्छिन्न स्वरूपापासून अर्थात विषयापासून सुखप्राप्तीची इच्छा करणे हाच संघ असून तोच मनुष्याच्या बंधाला कारणीभूत होतो असा ज्ञात्यापुरुषांचा सिद्धांत आहे परंतु याच्या उलट हे सर्व विश्व आत्मरूप आहे अर्थात मी यापैकी कशाचा त्याग करो कशाची इच्छा करू अशी जी मनाची स्थिती तिलाच असंघ असे म्हणतात आणि ती जीवनमुक्त देहाची नेहमीची स्थिती असते मी, कोणी नाही, मला देहा विशे सुखे मन विचारसर मना की अनासक्त स्थितिया बनते मनुष्य मोक्षा वाटेकारी हो जो मनुष्य कभी कर्मत्यागा कर्मफल आशे कर्मा मध्य आसक्त हो कर्माची कर्म की सिद्धि या ने मनाने समता धारण करते ईश्वर तो सकता है अनुसंधान गर्ष किसक्त पुरुषाला जीवन मुक्त ही संज्ञा दी जी जो कर्मा प्रत्यक्ष करता मनाने सर्व कर्माच्या फलांचा त्याग करतो त्याला असं हो हे श्रेष्ठ नाव दिले जाते फलाच्या इच्छेने हो श्रवणादिक्रिया मनुष्याला श्रेयस्कर होतात मनाच्या असंसक्तीमुळे हो सर्व तऱ्हेच्या दुःख उत्पन्न होतात आणि एखाद्या खड्ड्यात उगवलेल्या कंटक वृक्षाप्रमाणे त्यांना शेकडो फांद्या फोडतात राघवा या नाकात विषयाशक्ति ने नाक वेसन घा गर्दभाना रे वावे लगते विषयाशक् विलक्षण कर वृक्षा एकास्थ अर्थाने खिंद वारा ऊन असह्यता सहन करावागत ये कल्पना कर उजरतर दुखे भोगे हो। दगड़ अथवा बाण मारे की आयुष्या लगता हाथी आसक्ति का दुर्गे अंकुर तृण्ड करना हरिणा भिल्लांच्या बाणाने घायल होऊन प्राण सोडण्याची पाळी येते याचे मूळ विषयाशक्तीमध्ये क्षुद योनी मध्ये राहावे लागते या सर्वांना ठिकाणची आसक्तीच होय या विश्वातील अनंत भूते एखाद्या सरोवरातील तरंगा प्रमाणे पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन पाण्यामध्ये लीन होतात यातील बीज विषयाशक्ती हेच हेच आहे प्राणी पुना पुना हीन त्या संचार करण्याचे सामर्थ्य नष्ट होते यातील मर्म त्यांच्या ठाई खेळून राहिलेली विषयाशक्ती हेच होय रामा ही विषयाशक्ती किती अनर्थकारक आहे पहा या विषयासक्तीच्या प्रभावामुळे तृण वृक्ष लता इत्यादी पदार्थ पृथ्वीवर पडलेल्या पाण्याचा उपयोग करून घेऊन वृद्धिंगत होतात आणि ही संसार नदी सुद्धा शेकडो अनर्थकारक पदार्थांच्या योगाने फुगून गेलेली आहे राघवा ही संसक्ती दोन प्रकारची आहे यापैकी एक वंध्या आहे आणि दुसरी वंद्या आहे वंध्या, वंध्या पुरुषार्थ शून्य अशी संसक्ती मूढ पुरुषांच्या ठिकाणी असते आणि वंद्या संसक्ती तत्व वेत्यांच्या ठिकाणी आत्मप्रेमाच्या रूपाने असते जी संसारासंबंधाची आसक्ती आत्मज्ञान रहित असून देहादेकापासून उत्पन्न झालेली असते ती वंध्या अथवा पुरुषार्थ शून्य आहे असे ज्ञाते पुरुष म्हणतात आणि जी आसक्ती आत्मतवाचे ज्ञान आणि सद्वस्तूचा विवेक यांच्यापासून निर्माण झालेली असते आणि जी पुन्हा पुन्हा संसार स्थितीला कारण होत नाही तिला वंद्या हे नाव ज्ञात्या कडून दिले जाते या, चक्र गदा, देव, या वंद्या आणि श्रेष्ठ करतो या वंद्य संसक्तीच्या आधी होऊनच सूर्य हा रोजच्या रोज रुच सर्वथा निरालंब अर्थात आधार रहित अशा आकाशमार्गामध्ये संचार करत असतो या वश सृष्ट्युत्प्रलय तसेच महाकल्पांती विश्रांती घेणे इत्यादी कल्पना संसार करणारे हिरण्यगर्भाचे म्हणजे ब्रह्मदेवाचे शरीर स्फुरण पावत आहे या वंद्य संसक्तीच्या अंकित होऊनच आपल्या पत्नीच्या म्हणजे गौरीच्या प्रेमबंधाने प्रेम स्वतःला लिलेने बेणारे आणि भस्माने अलंकृत झालेले शंकराचे शरीर स्थित झालेले जे नेहमी विज्ञानामध्ये स्थिर झालेले आहेत असे सिद्ध त्याचप्रमाणे इतर लोकपाल हे या वंद्य संसक्तीमुळे जगदरूपी अंगणामध्ये स्थित झालेले तसेच त्रिभुवना व्यतिरिक्त जे महर्जन तपसत्यादी लोक आहेत या तत्व या संसक्तीमुळेच जन्म मृत्यून रहित अशा तरी धारण करून या वंध्य संसक्तीला बळी पडल्यामुळे गिधाडाने मांसाच्या तुकड्यावर झडप घालावी त्याप्रमाणे मन हे अरम्य विषय उपभोगाना रमणीय समजून त्यांच्यावर झडप घालते या संसक्तीच्या योगाने वायू भुवनो दरात वाहत असतो पंचमहाभूते स्थिर राहतात आणि जगताची स्थिती कायम असते या संसक्तीच्या योगाने द्यू लोगात देह पृथ्वीवर मानव आणि पातळामध्ये असुल हे सर्व उमरातील किड्याप्रमाणे या ब्रह्मांड दरामध्ये राहतात या जगातील अनंत भूते नदीतील तरंगाप्रमाणे पुन्हा पुन्हा उत्पन्न होतात आणि मरतात उन्नतीला जातात आणि अधोगतीला जातात सारखा ओढ्यातून जलकणाप्रमाणे पुन्हा उत्पन्न एकमेकांना खाऊन टाकते आणि वाढलेली पाणी आकाशात भ्रमण करत राहतात त्याप्रमाणे हे रामभद्रा ही जनता अज्ञानाने जर्जर होऊन या संसारामध्ये एकसारखी भ्रमण करत राहते वश त्याप्रमाणे नक्षत्र चक्र आकाशामध्ये भ्रमण करत असते आणि तेही पाताळातील जलौहाप्रमाणे भोवऱ्यासारखे भ्रमण करत असते कालरूपी बालकाच्या हातातील जणू चेंडूस असा हा चंद्र वृद्धिक्षयरूपी वृद्धिक्षयरूपी दशांच्या योगाने जीर्ण झालेल्या अध्यापी त्याग करत मनोरूपी दुर्धर् व्रण एकसारखा बळावत चालला आहे अशा तऱ्हेचा हा दुःखी इंद्रादी देवसमूह हो, त्या व्रणाला कापून टाकत नाही याला काय म्हणावे केवळ सने परमाकाशत रंग जगतरूपी विचित्र चित्र है सूक्ष्म अवलोकन करूपी रंगा शून्य आकाशांग जगतरूपी चित्र सत्य ही शक्य नहीं ज्याप्रमा अग्नि ज्योत तृणा भूस्म कर प्रमाण हाथ संसारे आसक्त मनाने व्यवहार करता शरीर तृष्णा घट्ट कर एखाद्या समुद्राच्या वाळवंटातील वाळूचे कण किंवा सूर्यकिरणातील शक्य नसते त्याप्रमाणे धारण करावी लागतात याची गणती करता येणे शक्य नाही मेरू पर्वताच्या पायथ्यापासून मस्तकापर्यंत लोबणाऱ्या गंग्याच्या हारातील तरंगरूपी मोत्यांची एक वेळ मोजदात मोजदात करता येईल परंतु विषयासक्त जीवा धारण करावे लागणाऱ्या देहांची मोसताद करता येणे शक्य नाही रम्य अंत निर्माण करण्यात आलेली विषयासक्त लोक ही सतत जरणाऱ्या नरकाग्नीची दुःखाच्या योगाने शुष्क झालेली इंधनेच असून त्यामुळे ती इंधने, त्या इंधने भराभरपेट घेतात जगतामध्ये लाटाने युक्त असलेल्या महानद्या समुद्राला जाऊन मिळतात त्याप्रमाणे सर्व तऱ्हेच्या दुःख परंपरा संसक्त चित्त मनुष्याप्रत जाऊन पोहचतात जीवाला ूपी दुर्दशा प्राप्त करून देणाऱ्या आणि भारभूत शरीरे धारण करायला लावणाऱ्या आसक्ती रूपी अविद्येने जगातील सर्व दुख जाल निर्माण केले आहे रामा तरी पण भोगासंबंधाच्या असंसक्तीमुळे सर्व तऱ्हेच्या संपत्ती प्राप्त होतात इतकेच नव्हे तर वर्षा नद्याप्रमाणे त्या एकसारख्या वृद्धिंगत होत जातात रागवा, अंतसंगा दाह अंतसंगाचा राघवा अंत अंग्रेस्पति मध्य गग्नि योगाने वनस्पति दग्ध होते देहादेक आसक्ति मु जीव दग्ध होते परंतु जे मन आकाशाप्रमा असंसक्त मनुष्या सुखाला कारणिक होते सारांश ज्या मनुष्याचे चित्त सर्वत्र आसक्ती रहित असून विद्या दृष्टीने सूर्यादेसारखे प्रकाशमान असते आणि अविद्या दृष्टीने क्षीण झालेले असते तो मनुष्य केव्हाही मुक्तीत असतो असे म्हणायला मुळीच प्रत्यवाय नाही इतिश्री वासिष्ठ रामायणे उपशमप्रकरणे सर्ग अडुसष्ट सर्ग एकोणसत्तर श्री वसिष्ठ म्हणाले राघव विवेकी पुरुषाने का योग्य सर्व व्यवहार कर लौकिक वगैरह हो वर्तमान विषय आकाश पताल दरमियान का भाग दिशा आंतरदिशा आधिभौतिक विषय स्त्री सेवक इत्यादि विषय इंद्रिय वृत्ति आंतरविषय प्राण मस्तक योगशास्त्रातील धारणास्थाने नासाग्र मुख उत्तर अंधकार प्रकाश हृदयाकाश जागृत स्वप्न सुशुक्ती शुद्ध सत्वगुण तमोगुण रजोगुण गुणसमुच्चय चंचल कार्य स्थिर अव्यक्त स्थिती सृष्टीचे आदी काल दूरते वा जवळचे विषय नामरूपात्मक पदार्थ जीव मोह, आनंद, भूत आपले हो देता तर बुद्धीचे साक्षीत्व करणाऱ्या आत्म्यामध्ये ते, ते स्थिर करून मन आत्मपरायण बनल्यामुळे सर्व विषयाच्या ठिकाणी ते निरस होऊ द्यावे अशा रीतीने मनुष्याचे मन निराशक्त हो ब्रम्मस्थिति प्राप्त मत तो सर्व व्यवहार करो न करो। जो जीव आत्म्याम हो तो वस्तुता क्रिया करत करता क्रिया करता दिस आकाश मेघां योगाने केविप्त हो कर्मफल कधी ही लेसा लग नहीं बुद्धीचे साक्षीत्व करण्याचेही टाकून देऊन प्रकाश देणाऱ्या रत्नाप्रमाणे जीव हा चितात्म्याच्या शांत स्थितीमध्ये स्थिर राहिला तरीही हरकत नाही मनुष्य अपरोक्ष पराशांती प्राप्त झाली तो जरी व्यवहार करत असला तरी मनाने अनासक्त आणि वासना रित असल्यामुळे त्याला कर्मफला संबंधाने केव्हाही आसक्ती उत्पन्न होत नाही तर प्रारध्द क्षय होईपर्यंत तो देहभार धारण करतो आणि त्यानंतर तो कायमचा मुक्त होतो श्री वाशिष्ठ महारामाणे उपशम प्रकरणे सर्ग एकोणसत्तर सर्ग सत्तर श्री वशिष्ठ म्हणाले राघवान जे महात्मे तत्व व्यक्त असून नित्य असंशक्तीपासून प्राप्त होणाऱ्या निर्तीनंदाचा आस्वाद घेत असतात ते व्यवहार करत असले तरी शोक भयादिविकारापासून सर्व अशा पुरुषांची चित्तवृत्ती पुत्र धनधिकांच्या नाशामुळे बाह्यता क्षुद्ध झालेली दिसली तरी ती वस्तुता क्षुद्ध होत नाही आणि त्यांची चित्तवृत्ती निरंतर परमार्थ सुख भोगवत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर चंद्रबिंबाप्रमाणे रमणीय कांती विलस्याप्रमाणे निवळीची बी उगाळून घातल्याने पाणी शुद्ध होते त्याप्रमाणे ज्यांचे मन चिदात्म्यामध्ये स्थिर होऊन निर्वासन झाले त्याच्या सहवासाने जनता प्रसन्न होते ज्ञानी मनुष्याचे मन बाह्यता चंचल दिसले तरी आत्मदृष्ट्या ते नित्य स्वस्थ असते आणि त्याची ती चंचलता दृष्टीगोचर होते ती सुद्धा सूर्याच्या हो ते बाह्यता मोराच्या पिशांच्या अग्रभागाप्रमाणे तरल असतात परंतु आतून मेरूप्रमाणे अचल असतात मनुष्याचे चित्र एकदाच चिद्रूप झाले म्हणजे स्फटिकाच्या शेजारी असलेल्या निराय रंगांच्या तरी त्यांचा ईश्वर तत्व पर जीवतत्वे अवरव्य ज्ञान है आणि प्राप्त उदयूप्ता रेशा कमला परिणाम हो तद्वत यही परिणाम हो मनुष्याला परमां बोध संकल्पजन्य पात मुक्त होम्या प्रत्यक्ष ध्यान करता ही निर्विकल्प समाधीच्या स्थितीप्रमाणे आनंद मग्न राहू हो लागला असा मनुष्य स्वशक्त म्हणजे आत्मरत आहे असे ज्ञाते पुरुष समजतात ज्ञान परिपाक होत जाऊन जीव एकदा आत्म्यामध्ये श्रममान होऊ लागला म्हणजे त्याच्या ठिकाणी असंशक्ती बांधू लागते कारण विषयाशक्ती क्षीण होत आत्मज्ञान हाच एक उपाय दुसरा कोणताही उपाय नाही राघवा ज्ञानदृष्टि स्वरूपा अभ्यास मुझे वृत्ति मध्य आरूढ़ी सूर्याचर प्रतिबिंब भूत चंद्राच बिंब कृष्ण पक्षा करे कलेक् होता होता अखेरी अमावस्याच्या दिवशी सूर्यबिबा एक रूप होते त्याप्रमाणे पुरुष अखेर सूर्यासारखा तेजस्वी होतो ज्ञानीपुरुषांचे चित्त क्षीण झाल्यावर जी शांत आणि निर्वासन स्थिती शिल्लक राहते तिलाच जागृतीतील सुशुक्ती असे नाव दिले जाते अशा तऱ्हेच्या साक्षात सु दशेपर्यंत तो मनुष्य जागृतीमध्ये राहून जगत क्रिया करत असला तरी सुशुप्त अवस्थेत असल्यामुळे तत्वता अक्रिय असतो तो, तो कळसुत्री भावल्याप्रमाणे सुखदुःख दशा जयोगाने बद्ध होत नाही अहंकार रूपी शक्ती हीच चित्ताला बाधक होते आणि तीच इष्टानि तेच चित्त एकदा आत्मरूप झाले म्हणजे कशी करणार जो मनुष्य साधनदशेपासूनच अनासक्त बुद्धीने कर्मे करत असतो तो, तो जीवनमुक्तावस्थेमध्येही कर्मे करत असला तरी त्यांच्या योगाने बद्ध होत नाही यासाठी हे निष्पा तू ही या संशोधी वृत्तीचा आश्रय कर आणि त्यानंतर हवे तर कर, कर्मे कर करू नकोस कारण वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्मे करण्याचा स्वभाव हा वशात प्राप्त होत असतो अर्थात ज्ञानाच्या संबंधाने या प्रकारचा कोणताही नियम घालता येणार नाही यांचे कारण असे की ज्ञानी मनुष्याला कर्माचे ग्रहण किंवा त्याग यापैकी कशाचीच इच्छा नसते आणि अशी स्थिती असल्यामुळेच ज्ञानीपुरुष प्रारब्धानुसारू तत्वज्ञान संपन्न होतावस्थे प्रमाण व्यवहार करत करमे करू नहीं, और करता होशी परंतु अतत्वज्ञ राहिलास तो वस्तुत अकर्ता तू कर्तृत्वा बंधना पड़ी लक्षा तुला जे इन ग्रहण कर एकादे मनाने ही नो करता सहजानंद करता कर जागृते मध्य राहुने जो मनुष्य सुषुप्ता निर्भिश अम्मा पदा ठाई स्थिर तो जी जी कर्मे करते कर्मा कर्तृत्व भावने की बाधा हो हा, स्वस्वरूपानुभवामुळे अमृतामुळे चंद्रबिंबामध्ये शीतलता त्याप्रमाणे शांतता उदित झालेली असते ज्याप्रमाणे पर्वत हा सर्व ऋतूमध्ये सम असतो त्याप्रमाणे सम्यक ज्ञानाने संपन्न आणि पौर्णिमेच्या चंद्रबिंबाप्रमाणे पूर्ण असलेला सुशुभते मध्ये असल्याप्रमाणे राहणारा महात्मा संपत्ती विपत्ती वगैरे सर्व अवस्थांमध्ये सारखाच निर्विकार असतो ज्याप्रमाणे एखादा पर्वत वायूमुळे बाह्यता हल्ल्यासारखा दिसतो अर्थात त्यावरील गवत किंवा वृक्ष हलू लागले तरी आचलच असतो त्याचप्रमाणे ज्ञानीपुरुष लौकिक किंवा वैदिक क्रिया करत असला तरी त्याच्या वृत्तीची आतील भूमिका केव्हाही भंग पावत नाही यासाठीच हे रामा तू ज्ञानस्थितीमुळे गाढ झोपत असल्याप्रमाणे निर्विकार राहण्याचा अभ्यास कर मग तुझा देह क्षणात पड किंवा पर्वताप्रमाणे दीर्घकाळपर्यंत टिको ही गाढ झोपेप्रमाणे निर्विकार स्थिती असल्यामुळे तिलाच तत्ववेत्याकडून तुर्यावस्था ही संज्ञा दिली जाते ज्ञानीपुरुषाच्या सर्व वासना निमालेल्या असून त्याचे मन पूर्णपणे अस्तंगत झालेले असल्यामुळे त्याला निरतिशानंदाची प्राप्ती होते अशा तऱ्हेचा निर्विकल्प आणि निरिषानंद स्वरूपात निमग्न झालेला ही जगत रचना केवळ आपली लिहिला असे नेहमीमधील अखिल संसारभ्रम नष्ट झालेला आहे असा तुर्यावस्थेप्रत जाऊन पोहोचलेला आत्मज्ञानी त्या श्रेष्ठ स्थितीपासून पुन्हा केव्हाही च्युत होत नाही आत्मस्वरूपाच्या पावन पदावर आरुड झालेला तत्ववेत्ता पर्वतार उभे राहणाऱ्या मनुष्याने खालच्या लोकांकडे पाहून हसावे त्याप्रमाणे ह्या भ्रमरूप जगाकडे पाहून हसत असतो पुढे जीवनमुक्तावस्थेची जी महानंदाची स्थिती पसरल्यानंतर ज्ञाने हा देहाचा त्याग करून विदेहमुक्त स्थिती जाऊन पोहचतो येथे केवळ आनंदात लय असल्यामुळे त्याला अनानंद पद असे म्हणतात त्यालाच कलातीतही म्हणतात परंतु त्याच्याही पलीकडे योगी जातो म्हणून या स्थितीला कारणीभूत होणार आणि देहाभिमान विगलित होऊन ज्ञानी पुरुष पाण्यात टाकलेल्या मिठाच्या खड्याप्रमाणे परमानंदमय अशा परमार्थ स्थितीमध्ये कायमचा स्थिर होतो इतिश्री वासिष्ठ महारामाने उपशम प्रकरणे सर्व सत्तर